श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती श्री दत्त महात्म्य अध्याय पंचवीसावा श्री गुरुदत्तात्रेया वेदधर्म गुरु दीपकाला म्हणाले पु अर्जुनाचे आख्यान असे विस्तारपूर्वक सांगितले त्या आख्यानात श्री दत्तात्रयांसंबंधी कथा भागही आला पुत्र पुढे सांगू लागला ताता आता पुढे ऐक अलर्क नावाचा एक राजा होऊन गेला तोही श्री दत्ताच शरण येऊन योग योगसम्राट झाला तेव्हा पित्याने पुत्राला प्रश्न केला हे पुत्रा अलर्क कोण होता तो दत्ताला शरण कसा आला आणि त्याला योग साम्राज्यता कशी मिळाली दत्ताची पुण्यप्रदभ पावन करणारी कीर्ती ऐकण्याची माझी फार इच्छा आहे मनाला अजून तृप्ती झाली नाही तेव्हा मला आणखीही चरित्र विस्ताराने सांग स्वत निराकार असूनही जो भक्त भक्तप्रेमासाठी अवतरुण नराचा देह धारण करता झाला व ज्याचा हा अवतार स्वभक्तांना निराकार करतो त्या श्री दत्ताच्या कथेचे पान करण्यास नको कोण म्हणेल कितीही श्रवण केले तरी आणखी हवे असेच वाटते वडिलांचे असे बोलणे ऐकून पुत्राने पावन असे अलर सांगण्यास प्रारंभ केला गुरुदीपकाला म्हणाले तेच मी तुला आता सांगतो नीट लक्ष देऊ नाईक सोमवंशात शत्रुजीत नावाचा एक राजा होऊन गेला शिवाच्या प्रसादाने त्याला एक पुत्र झाला तो स्वरूपवान व सर्व गुणसंपन्न होता असा तो गुणाढ्य पुत्र केवळ पुण्याचा सौन संचय व तेजस्वी होता त्याचे नाव ऋतुध्वज होते त्याचे व्रतबंधन झाल्यावर त्याने सर्व विद्यांचे अध्ययन केले तो धनुर्वेदात निष्णात झाला विद्वान लोक त्याला मान देऊ लागले राजपुत्र मोठा शूर शरणागताचा आधार नीतीशास्त्राविषयी आदर बाळगणारा उदार व कीर्तिमंत होता असा तो राजकुमार युवराज होऊन वाढू लागला तो एक नवल घडले ते ऐक रेवेच्या तीरावर गालव नावाचे मुनी आश्रम करून राहत ते स्वतःच्या अनुष्ठानात व ध्यानात मग्न राहत ते ऋषी पर्व श्रद्धेने यज्ञाला प्रारंभ करत तेव्हा पाताल केवाचा असुर त्यात विघ्न करी होमाला आरंभ केल्यावर दूर दिसू लागला की तो महाक्रूर असुर महाकाय रूपाने येऊन होमाचा विध्वंस करी तो यज्ञशाळेत असती मास व रक्त यांचा वर्षाव करून यज्ञ दूषित करी त्यामुळे मुनी फार त्रस्त झाले ते म्हणू लागले काय करावे दैत्य अडथळा आणत आहे मला काहीच उपाय सुचत नाही जरी आपण कोपाने दैत्याला शाप दिला तरी आपल्या तपाचा भंग होऊन निश्चित पाप लागेल देवा परमेश्वरा धर्मपालका दया करा हे भक्ताधारा दीन बंधू उदारा का उपेक्षा करता दैत्याने मला गांजले आहे त्यामुळे माझे यज्ञ याग राहिले आणि माझ्या कर्माचा लोप झाला आमची का उपेक्षा करता आम्हाला तुझाच विश्वास दैत्याने आम्हाला त्रास दिला आहे ह्याचा नाश कर आम्हाला निराश करू नकोस अशा दीनपणाने मुनिनी ईश्वराची प्रार्थना केली तेव्हा ईश्वराने प्रसन्न होऊन आकाशवाणीने अभय दिले त्यावेळी मुनींच्या जवळ अकस्मात एक दिव्या अश्व उतरला मुनी आश्चर्य मानतात तोवर आकाशवाणी झाली हे मुने हा दिव्या अश्व घेऊन तू शत्रुजीत राजाच्या सदनी आणि स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्या पुत्राची मागणी कर तो पुत्र ऋतुध्वज या अश्वावर बसून असुराला मारिल मग तो आपला यज्ञ निर्विघ्नपणे कर अशी आकाशवाणी ऐकून मुनी तो अश्व घेऊन राज सदनी आले ते राजास म्हणाले राजा मी गाल मुनी रेवेचा तीरावर याग करत असता एक दैत्य विघ्न करत असतो आज देव प्रसन्न झाला असून अश्व अकस्मात उतरला व आकाशवाणी झाली की ऋतुध्वजाला हा अश्व दिल्यास तो दैत्याला ठार करील अशी आकाशवाणी ऐकून मी अश्व घेऊन तुझ्याकडे आलो आहे आता तू आपला पुत्र दे तुझे कल्याण होईल क्षत म्हणजे दुःख त्यापासून रक्षण करणारे म्हणून क्षत्रिय असे नाव तुम्हाला पडले आहे तरी आमचे रक्षण तुम्ही करा मुनीचे वचन ऐकून राजा प्रसन्न झाला तो आपल्या पुत्राला म्हणाला तू अश्वावर आरूढ होऊन दैत्याचे हनन कर मुनींचा अनुग्रह असल्यावर सर्व ग्रह अनुकूल होतात मग ह्यात विघ्न कोण आणील असे आननार्याला मोह पडेल ताताचे हे वचन ऋतुध्वजाने मान्य करून माझ्याबापांना वंदन केले व आशीर्वाद घेतला राजपुत्राने अश्व घेऊन ऋषीश्वरांबरोबर आश्रमात येऊन म्हटले आता तुम्ही यज्ञ करा असोठे आहे तो मला दाखवा म्हणजे मी त्याचा संहार करीन मग मुनिवर म्हणाले मी आता यज्ञाला प्रारंभ करतो होमाचा धूर पाहून दैत्य धावून येईल मग मी तो दाखवीन तू तत्क्षणी त्याचे हनन कर दैत्य मायावी आहे तो वेगवेगळी रूपे बदलतो नाना प्रकारची माया दाखवितो तेव्हा तू चांगली हुशारी ठेव राजपुत्रमुनींना म्हणाला आमच्यावर तुमचे छत्र आहे शिवाय आपल्या दर्शनानेच आम्ही पवित्र झालो आहोत दैत्याचा आमच्या काय पाड तुमची केवळ कृपा आम्हाला विजयाला पात्र करील व इह पर साधू ह्यात काही संशय नाही हे बोलणी ऐकून गालव मुनींनी यज्ञाला प्रारंभ केला कर्मसंकल्प करून त्यांनी अन्वाधान केली तेव्हा होमाचा धूर उठला तो पाहून दैत्य धावून आला त्याने वराहरूप घेतले होते त्याचे सुळे बाहेर आलेले दिसत होते गुरु गुरु शब्द करत केस उभारून तो अकस्मात आश्रमात आला तेव्हा मुनी राजपुत्राला म्हणाले हा दैत्य आला आहे तू सावध रहा व सत्वर विजय प्राप्त कर ते वचनऐकुनत्या वराहाला पाहून नृपनंद अश्वावर बसला वराहाच्या हृदयाचा नेम धरून त्याने बाण सोडल्या त्याने वराहाच्या हृदयाचा वेध घेतला परंतु वराह मरण पावला नाही जोपर्यंत आयुष्य असते तोपर्यंत कोण मारू शकतो मर्माचे रक्षण केले जाते म्हणून प्राणी संकटातून वाचतो जखमी झाला तरी वराह त्वरेने दूर पळाला ऋतुध्वज घोड्यावर बसून त्याच्या मागे लागला डुक्कर वनात जाऊन गुहेमध्ये लपून राहिला ते पाहून ऋतुध्वज गुहेला बांधून ठेवून तो मनाशी म्हणाला हे सदन पहावे त्याला तेथे रत्नजडित प्रवेशद्वारे कमानी सुवर्णाची गगनचुंबी शिखरे रत्नांची जिने सभोवती सुंद रोपवने दिसली सूर्यकिरणांचा प्रवेशही त्या ठिकाणी नव्हता मोत्यांची तोरणे इंद्रनिलाच्या भिंती पाहून राजपुत्राची बुद्धी थक्क झाली तो त्याला तेथे एक देवीप्रमाणे सुंदर कुमारी हातात कंदूक घेऊन दारात एकटी बसलेली दिसली राजा तिच्या समोर आला तेव्हा तेथून त्वरेने उठली आणि चढून माडीवर गेली राजपुत्रही तिच्या मागोमाग गेला त्याला दिसले की आत रत्न खचित पलंगावर एक सुकुमारी चिंता करीत बसली आहे अकस्मात राजपुत्राला पाहून तिला मूर्छा येऊन ती खाली पडली सखीने तिला चट्ट दिशी सावरले तीक्षण भर निर्जीव होऊन नित पडली तिने भूमीवर मान टेकली राजपुत्र मनात खिन्न झाला तो म्हणाला ही मला पाहून पलंगावरून का अशी पडली विस्मितपणे तो उभा राहून पाहू लागला तो म्हणाला हे घर सुंदर व मनोहर दिसते परंतु येथे कोणी पुरुष नाही केवळ दोन सुंदर स्त्रिया आहेत एकांतात स्त्रिया असतात तेथे गेल्याने दोष लागतो तेव्हा आपण मागे फिरावे हेच नितीला अनुसरून आहे म्हणून तो मागे वळतो तो ती कुमारी उठून रडू लागली राजाकडे पाहून पुन्हा पडली तेव्हा सकी त्याला तुम्ही कोण व कोठून आलात परत का निघाला आहात क्षणभर बसून विश्रांती घ्यावी तेव्हा राजपुत्र तिला म्हणाला पुरुष विहीन स्थळी विश्रांती कशी घ्यावी आणि इला मूर्छा का आली तुम्ही कोणाच्या कोण अशा निर्मनुष्य ठिकाणी का राहिलात विस्तारून सांगा म्हणजे समाधान वाटेल त्यावर त्या कन्येने आपल्या सखीला सुचविले की माझी सर्व हकीकत यांना सांग असे सांगून पुन्हा कासावी सोवून ती तीक्ष्ण श्वास सोडू लागली राजाकडे पाहून पुन्हा मूर्छित झाली सखीने पुन्ना तिला सावरले व मंद मंद वारा घालून सावधान केले मग ती राजपुत्राला म्हणाली आपण सुख सुस्वरूप आहात येते आपण होऊन येऊन हिला दर्शन दिलेत त्यामुळे आपल्याला पाहून मोहाने ही पडते आहे हिच्या मोहाला तुम्हीच खात्रीने कारण झाला आहात तुमच्या दर्शनाने कामक्षोभ ही पडली थोर गंधर्व विश्वावसू ह्याचीही कन्या ही सुंदर असल्याने पाताल केसुराने हिला पळवून आणले आहे केवळ लावण्याची पुतळी अशा हिचे नाव मदालसा असून दैव योगानेच आपले येथे येणे होऊन भेट झाली दैत्याची इच्छा हिला वरावे अशी आहे परंतु हिची इच्छा तशी नाही हिला येथे आणतास दैत्य भोगण्यास प्रवृत्त झाला ती वेळ टाळण्यासाठी हिने त्याला सांगितले की विवाह झाल्याशिवाय पुरुषास न भोगण्याची त्यांच्या वंशाची रीत आहे विवाह झाल्या वाचून तू स्पर्श करशील तर आपण त्याग करू असे असेही दैत्याला बजावले आहे तेव्हा हिचे वचन मानावे म्हणून विवाह करण्यासाठी दैत्याने शुक्राचार्यांना बोलावून लग्न शोधन केले विवाहाला उद्या त्रयोदशीचा मुहूर्त योजिला आहे हिला तो दैत्य आवडत नाही म्हणून ही, ही प्राणत्यागास उद्युक्त झाली काल दैत्य येथून निघून गेला ती संधी साधून ही प्राणत्याग करण्यास उठली तोवर कामधेनुने येऊन सांगितले की मदासे प्राण देऊ नकोस दैत्याला जखमी करून एक पुरुष उद्या तुला येऊन भेटेल तो सुंदर व तुला योग्य वरसे असेल तरी त्याचे पाणी ग्रहण कर गो लोकापासून मी तुझ्यावरील दयाबुद्धीने आले आहे असे सांगून कामधेनु गुप्त झाली आज त्याप्रमाणे घडले दैत्याने वराहरूप धरले असून त्याला कोणीतरी वेधले आहे त्याचे त्याला फार दुःख झाले तो पातळात लपून गेला आहे आपले येणी त्यानंतर झाली तेव्हा मला खरोखर समाधान वाटते असुराला तुम्हीच जखमी केले असावे असा माझा निर्धार आहे मला वाटते की तुम्ही देव आहात यावेळी तुम्ही मोठा धीर दिला आहे माझे नाव कुंडला आहे मी तापस आहे योगाभ्यासात रथ राहून मी हिमालयात वास करते ज्या ठिकाणी गंधर्वाच्या कन्या खेळतात तेथे हिच्याशी माझी मैत्री झाली ज्यावेळी दैत्य राजाने आकाश मार्गाने हिला पळविले तेव्हा हिचा आर्थस्वर ऐकून मी हिच्या हिताच्या उद्देशाने त्या दैत्याला विनविनी केली की ही माझी सखी असून माझ्या वाचून दुःखी होईल तर मलाही तुझ्या लोकांनी मग ही सखी सुखी होईल दैत्य ती विनंती मान्य केली आणि मलाही बरोबर आणले ती आमची मैत्री आज फलद्रुप झाली हे आपल्या दर्शनाने सिद्ध झाले हे मी सर्व सांगितले आपलेही दर्शन झाले आम्ही कृतार्थ झालो आता आपले नाव सांगा सखीचे हे वचन ऐकून राजपुत्र म्हणाला मी देव नाही भूमंडळावर राजपुत्र आहे सोमवंशातील राजा शत्रुजीत त्याचा मी पुत्र आहे माझे नाव ऋतुध्वज असून मी पितृभक्त आहे पित्याने मला गालम मुनीच्या यज्ञाच्या रक्षणासाठी पाठविले तेव्हा मी मुनींच्या आश्रमात येऊन वराहरूपातील दैत्याला जखमी केले तो न मरता पळून गेला म्हणून मी त्याचा पाठलाग केला तो ह्या दरीत घुसला तेव्हा मी पाठलाग करत आता आत आलो त्याला मारावा अशी ऋषींची आज्ञा आहे येथे तुमचे दर्शन झाले अशी हकीकत आहे हे वचन ऐकून कुंडला म्हणाली ऐक थोरला बंधू पाताल केाकटा बंधू ताल केही त्रैलोक्याला दुःखदायक आहेत ते तेथे वास करतात आज ते भिवून पाताळात लपले आहेत ते तुझ्या हातात येतील एक विनंती आहे ही कन्या निश्चितपणे पवित्र आहे इला हाती धर, ही तुझी कीर्ती वाढवेल ही गंधर्व कन्या असून योगिनी आहे हिच्यासारखी दुसरी कन्या मिळणार नाही तुम्ही वर्ण्याने ही धन्य होईल क्षत म्हणजे दुःख ते निवारुन लोकांचे रक्षण करता म्हणून तुम्हाला क्षत्रिय म्हणतात तेव्हा हिचे दुःख निवारण करण्याने तुमची क्षत्रता सार्थ होईल शरणागताचे रक्षण करणे हा तुमचा मुख्य धर्म आहे तुम्ही मर्त्य असता तुम्हाला देवकन्या प्राप्त होण्याने जगात मोठेपण येईल तेव्हा आता हिला बरावे हा सिंहाचा घास कोल्ह्याने पळवून नेऊ नये तरच तुमची वाहवा होईल हे पूर्ण लक्षात ठेवा हिला जे दुःख झाले ते मी सर्व तुम्हाला सांगितले आहे मी तुमचे पाय धरते माझ्या विनंतीचा अभ्यर करू नका हिची सोय करून मी माझ्या मार्गाने हिमालय पर्वतावर जाऊन पुन्हा तप करीन जर तुम्ही हिलावरले नाही तर कामधेनुचे आश्वासन मिथ्या होईल मग ही प्राणत्याग करील ही प्रयत्नपूर्वक देह त्याग करील परंतु दैत्याच्या हाती लागणार नाही हा निश्चय ठाम आहे असो आता बोलणी पुरे कुंडला अशी दीनपणे बोलून पुढे म्हणाली हिलावरून घेऊन जा दैत्यानेच तुम्हाला हे दान दिले आहे असे पुन्हा असेंनुंतिने पुनः राजजपुत्राचे पाययधरले मरमहंस परीवराजकाचार्यवर्य श्रीमत्सुरुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्महात् पंचव्यादे दत्तात्रेयापणमस्तु ल्लभ नी दाके धन्यवासुया सरसु सगळ